वाल्मिकी रामायण किशकिंदाकांड पन्नासावा तार आणि अंग यांच्यासह वानर हनुमंताने विंध्य पर्वताच्या गुहा आणि निबिड आरण्य तपासली तिथल्या गुहा सिंह आणि वाघ यांनी भरल्या होत्या त्यांच्या भूतालचा भाग आणि त्या पर्वतातून वाहणारे मोठे मोठे दुर्गम असे प्रवाह होते ते त्यांनी शोधले त्या पर्वताच्या नैऋत्याकडील शिखरावर जाऊन बसले आणि तेथे त्यांचा बराच काळ गेला तो प्रदेश शोध करण्याला कठीण अतिशय खोल गुहा असणार असा मोठा होता तो सारा पर्वत वायू सुद्धा हनुमानाने शोधला एकमेकांना सोडून एक पण एकमेकांपासून फार दूर न जाता गज गवाक्ष गवय शरभ गंधमादन मैंद दनुमान जांबवान युवरा जंगल आणि वनात फिरणारा ताण हे सगळे डोंगराने व्यापलेली दक्षिण दिशा शोधून एक एक ठिकाण पाहत जात असता त्याने एक मोकळ्या तोंडाचे मोठे बिल दिसले वृक्ष हे त्याचे नाव ते जाण्यास ना। कठीण होते एका दानवाच्या होते, पण हे सगळे भूकेने तहाने व्याकुळ झालेले थकून गेलेले पाण्याच्या इच्छेने पाहत असताना त्यांना लता वृक्षाने गजबजलेले एक मोठे बीड दिसले तेथून क्रौंच हंस सारस हे पक्षी बाहेर पडत चक्रवाक ओलेचिंब होऊन कमळांचे पराग पडल्यामुळे अंगे लाल झालेले असे बाहेर पडत होते सुगंध येत असलेले पण शिरण्यास कठीण वाटणारे ते बीड पाहून ते त्याच्याजवळ गेले आणि त्या वानसश्रेष्ठांना आनंदन तेजवंत महाबलवान वानश्रेष्ठ अनेक प्राण्यांनी भरलेल्या दैत्य राज्याच्या भवनासारख्या त्या बिळाच्या जवळ गेले सहज न दिसण्यासारखे भय उत्पन्न करणारे आणि कोणत्याही प्रकारे थांग न लागणारे असे ते बीड होते तेव्हा पर्वत शिखरांसारखा असणारा वायुपुत्र हनुमान भय उत्पन्न करणाऱ्या वानरांना म्हणाला डोंगरांचे जाळे पोसलेले देशांचा शोध घेत दक्षिण दिशेकडे आपण आलो आपण सर्व थकून गेलो हो। आहोत तरी मैथिली आपल्या दृष्टीत पडली नाही या बिळातून हंस क्रऊंच सारस पाण्याने ओले झालेले चक्रवात सगळीकडून बाहेर पडत आहेत येथे खात्रीने एखादी विहीर किंवा तलाव असला पाहिजे तसेच या बिळाच्या दाराशी घनदाट पाणी असलेले वृक्ष उभे आहेत ते तो असे म्हणाल्यावर ते सगळे त्या अंधाऱ्या बिळात शिरले वानरांना चंद्र सूर्याचा प्रकाश नसलेले ते बीड रोम हर्षकि ना पाहून ते वीर वानर त्या अंधाऱ्या बिळात शिरले तेथे त्यांची दृष्टी चालत नव्हती तेजाचा किंवा पराक्रमाचा उपयोग नव्हता त्यांची गती वायूसारखे असून सुद्धा दृष्टी अंधार होता तरी ते वानर श्रेष्ठ त्या बिळात वेगाने शिरले पुढे त्यांना त्याच भयानक बिळात प्रकाश दिसला भान अरपून जाऊन पाण्याची आस लागून ते भांबवून गेले ते वानर अशक्त केविल वाणे थकले भागलेले असे होऊन गेले होते तरी त्या बिळात काही काळ नेटाने फिरत राहिले जीविताविषयी त्यांना जेव्हा निराशा वाटू लागले तेव्हा त्या ते वीरांना प्रकाश दिसला मग त्या प्रदेशात जेथे वनातला अंधार नाहीसा होता तेथे येत असताना सुवर्ण वृक्ष अग्निसारखे दिसले तेथे साल तमाल ताल वंजुल, धव चंपक नाग फुले आलेले कर्णीकान असे सुवर्णवर्णी चित्रविचित्र फुलांचे गुच्छ आणि लाल पारवे असलेल्या लताने मिठी मारलेले वृक्ष जणू सोन्याचे दागिने अंगावर घालून मिरवित असल्यासारखे दिसले उगवत्या सूर्याच्या तेजाचे आणि वैडूरे गर्दी करून होते उगव त्या सूर्यासारखे दिसणारे मोठमोठे सुवर्ण वृक्ष तेथे भरलेले होते सुवर्णमय असे मोठमोठे मासे आणि कमळे तेथे होती प्रसन्न जलाने युक्त अशी सरोवरे त्यांना तिथे ते दिसली सुवर्णाच्या आणि रुपयाच्या सात सात मजली इमारती त्यांना दिसल्या होत्या आणि त्या मोत्यांच्या जाळ्याने झाकलेल्या होत्या त्यांच्या मजल्याचे तळ सुवर्णाचे आणि रुपयाचे होते आणि त्या इमारतींना वैडुरेमणी जडवलेले होते तेथे वानरांना सर्वत्र अशी मोठमोठी घरे आणि फुललेली फळधारी वृक्ष दिसले प्रवालम्यांच्या रंगाचे ते होते भ्रमर होते ते सुवर्णरंगी होते आणि सगळीकडे नाना प्रकारचे मज होते आणि सोन्यानी प्रदर्शनी बैठकाच्या राशीच्या राशी, राशी दिसल्या दिव्या अगरू आणि चंदर यांची भांडारी शुद्ध आहाराला योग्य अशी फळेमुळे बहुमनाची वाहने स्वादयुक्त मज तसेच दिव्य बहुमल वस्त्रांचे साठे रंगीबेरंगी कांबळी आणि कातडी यांची भांडारी त्या महा तेजस्वी शोध घेताना दिसली त्या शिकवली काळे कात्र तापुसी होती वानर सगळे आश्चर्य शिस्तीत उभे राहिले मग हनुमानाने तिला विचारले तू कोण आहेस कुणाचं हे बीळ आहे पर्वतासारख्या हनुमंताने त्या वृद्धेपुढे हात जोडून तिला प्रणाम केला आणि विचारले कोण तू आणि हे भवन हे भीड ही रत्न कुणाची ते सांग बरे किशकिन्याकांडाचा पन्नासावा सर्ग समाप्त